ज्या <coughs> श्रीमान वासुदेवाची ही सारी पृथ्वी ज्या माधवाची ही राणी तो भगवान प्रभू कपिलाचे रूप येऊन ही पृथ्वी धारण करीत त्याच्या कोपाग्नीने हे राजपुत्र जळून जाणार दीर्घदर्शी लोकांना पृथ्वीचीही सनातन तोडफोड आणि सगराच्या पुत्रांचा नाश दिसून आलेला आहे पिता माजे बोलणे ऐकून तेहतीस शत्रू विनाशके आनंदित झाले आणि आपापल्या स्थानी गेले सगराच्या पुत्रांचा पृथ्वी फोडत असतानाचा महाप्रचंड ध्वनी एखाद्या झंझावाताच्या ध्वनीसारखा होत होता सारी पृथ्वी फोडल्यानंतर आणि सर्व पृथ्वीला फेरी मारल्यानंतर ते सर्व सागर सगरपुत्र मिळून पित्याकडे आले आणि म्हणाले आम्ही सर्व पृथ्वी आक्रमली जे जे बलवान होते त्यांना आम्ही मारून टाके, त्यात देव दानव राक्षस पिशाच सर्प नाग सगळे होते परंतु आम्हाला तुमचा घोडा किंवा घोडा पळवणारा कुठेही दिसला नाही आता आम्ही काय करावे याचा विचार करा, त्यांचे बोलणे ऐकून तो राजश्रेष्ठ सगळं रागाने बोला आणखी खणा आणखी जमीन फोडून काढा अश्व पळून येणाऱ्याला ताब्यात कृतार्थ होऊन मगच परत या पित्याचे वचन मान्य करून साठ पुत्र रसातळाकडे धावत जाते खडत असता त्यांना तेथे पर्वतासारखा प्रचंड विरूपाक्ष दिशा दिशागज पृथ्वीला डोक्यावर घेतलेला दिसला जेव्हा जेव्हा रामा हा महागज श्रांत होऊन विश्रांतीकरता मस्त खालवतं तेव्हा भूकंप उडतो त्या दिग्पाल महागजाला उजवी घालून त्या त्याचा मान करून ते रसात अडफोडत चालले मग त्याने पूर्व दिशेकडे खडल्यानंतर दक्षिण दिशेकडे खणती चालवली दक्षिण दिशेलाही त्यांना एक महागज दिसला त्या पर्वतासारख्या प्रचंड महात्म्या प महा गजाने पृथ्वी उचलून घेतलेली पाहून त्या सर्वांना विस्मय वाटला त्याला उजवी घालून ते महात्म्या सगराचे साठ हजार पुत्र पश्चिम दिशेकडे जाऊन खणून आणले पश्चिम दिशेलाही तसाच पर्वतासारखा सौमनस नावाचा दिशा त्या महाबलवंताने पाहिला त्यालाही त्यांनी उजवी घातली त्याचे कुशल विचारले आणि मग खणत खणत खना उत्तर दिशेकडे झाले उत्तर दिशेकडे रामा त्यांना बर्फासारखा धवल रंगाचा शुभ देहाचा या पृथ्वीला धारण करून असलेला भद्र नावाचा गज दिसला त्याला स्पर्श करून आणि उजवी घालून त्या साठ हजार पुत्रांनी पृथ्वीचं आणखी ख खणले मग ते सगरपुत्र विस्तारलेल्या ईशान्य दिशेकडे गेले आणि रागाने त्यांनी सगळी पृथ्वी खणून काढली त्यांचा वेग प्रचंड आणि बळ महान होते त्यांना तेथे सनातन वासुदेव कपिल रूपात त्या देवाच्या जवळच घोडा फिरत होता रामा ते सर्वांना घोड्याला बघून अत्यंत आनंद झाला हाच तो यज्ञाचा नाश करणारा असे समज क्रोधाने घरघर डोळे फिरीत कुदळ नांगर नाना वृक्ष आणि मोठमोठ्या शिला घेऊन ते संतापने थाम, थाम, आमचा यज्ञाचा घोडा तू नाही का असे म्हणत त्याच्याकडे धावत गेले हे दुर्बुद्धे आम्ही आणलेले सगळे सगराचे पुत्रा होत म्हणलंस असे त्यांचे वचन ऐकून रामा कपिलाने क्रोधाने हुंकार केला आणि त्या अद्वितीय महात्म्या कपिलाने सर्व सगरपुत्रांना जाळून भस्म केले बालकंडाचा चाळीसावा सर्ग समाप्त हो